अध्याय काल गणना कालगणना याज्ञवल्के सांगतात हे नरश्रेष्ठा अव्यक्ताची म्हणजे परमात्म्याची गणना आहे दहा सहस्रकल्पे म्हणजे त्याचा एक दिवस एवढ्याच मर्यादेची त्याची रात्र असते हे लोकपाला रात्र सरून तो जागृत झाला म्हणजे सर्व शरीरधारी यांचे जीवन असणाऱ्या वनस्पती सर्वांच्या आधी निर्माण करतो नंतर हिरण्याच्या अंड्यापासून ज्याचा जन्म आहे त्या ब्रह्मदेवाला तो उत्पन्न करतो हाच ब्रह्मा सर्व सर्वसृष्ट वस्तूंची मूर्ती आहे असे आम्ही ऐकले आहे या अंड्यात एक वर्षपर्यंत वास केल्यावर तो महामुनी प्रजापती बाहेर पडला व त्याने अखिल पृथ्वी व तिचे डोक्यावरचा स्वर्गलोक निर्माण केला प्रभु ने मग पृथ्वी व स्वर्ग या दोन शक्ला आकाशा की निर्मित के लिए वेदा संगित है वेद वेदांग पारंगता ब्रह्मदेवा साढ़े सात हजार एक दिवस अलमान संगित है अध्यात्मा अभ्यास करना रुद्धा केवड़ी आते अटले हा ऋषि तदनंतर दिव्यात्मक अे अहंकार नामक भूत उत्पन्न करते भौतिक शरीरा उत्पत्ति करनापूर्वी या महारुषीने आपले चार म्हणजे व्यष्टिरूप मन बुद्धी अहंकार व चित्त असे पुत्र निर्माण केले हे मूळ पूर्वजांचेही पितर होत असे आमच्या ऐकण्यात आहे कारण महाभूतांची कल्पना तरी मनापासूनच आहे तसेच या पितृस पंचमहाभूतांपासून देवांची म्हणजे पंचज्ञानेंद्रियांची उत्पत्ती झाली या इंद्रियांबरोबरच लोकांची म्हणजे अंतकरणादी चार तत्वांची प्राप्ती झाली चराचर सर्वभूते पंचमहातत्वांनी व्यापलेली आहेत असेही सांगतात परमेष्ठी अहंकारापासून पृथ्वी अप तेज वायू व पाचवे आकाश अशी पंचमहाभूते उदय पावली तिसऱ्या सृष्टीचा जनक अहंकार याचे रात्रीचे मान पाच सहस्रकल्प असून दिवसही इतक्याच प्रमाणाचा आहे हे भूपालश्रेष्ठा शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचकाला विशेष अशी संज्ञ आहे वते ते या पंचमहाभूतांमध्ये आहेत हे राजा या पंचमहाभूतांनी व्यापलेले सर्वसृष्ट पदार्थांना दर दिवशी एकमेकांच्या सहवासाची लालसा असते व ते परस्परांच्या हितसंवर्धनाविषयी दक्ष असतात कधी एकमेकांशी स्पर्धा करून ते परस्परांवर वरचण करतात तर केव्हा एकमेकांचे हनन करतात आणि अव्यय आणि बऱ्या वाईट मार्गाला खेचून नेणाऱ्या रूपादी गुणांचे योगाने याच जगतात पशुपक्षादी तिरेग योनीमध्ये जन्म घेऊन भटकत राहतात या पंचमहाभूतांच्या अहोरात्राचे प्रमाण प्रत्येकी तीन कल्पांचे आहे तिचकेच मनसृष्टीचे अहोरात्रमान कल्पले आहे हे राजश्रेष्ठा इंद्रियांच्या परिवारासमवेत मन हे सर्व वस्तूंवर जात असते वस्तुत इंद्रिये विषयोपभोग घेत नाहीत मन हेच इंद्रिय इंद्रियद्वारा सुखोपभोग भोगते नेत्र मनाचे साह्याने विषयांचे अवलोकन करतो स्वतः त्याचे अंगीते सामर्थ्य नाही कारण मन पर्याकूल झाले असता नेत्रांचे टप्प्यात जरी पदार्थ असले तरी ते नेत्र पाहू शकत नाहीत असा अनुभव आहे याचप्रमाणे इतर इंद्रियांचेही विषय भोगतात अशी बोलण्याची भाषा आहे परंतु खरोखर इंद्रिय विषय उपभोगण्यास असमर्थ असून मनच विषयांचा आस्वाद घेते हे राजा मनाला उपरती होऊन मनाच्या उड्या बंद झाल्या म्हणजे इंद्रिय आपोआप निर्व्यापार होतात म्हणून मनाची उपरती व इंद्रियांची विषय निवृत्ती ही भिन्न नाहीत याप्रमाणे सर्व इंद्रियात मनच प्रधान आहे असे समजावे किंबहुना मनाला इंद्रियांचा राजा असे ही मनना संप्रदाय है राजा हे मोठे कीर्तिमानन या सर्व भूतात प्रवेश करीत ओम तत्सत